म्हणतात हे माते आता मी तुला शास्त्राने सांगितलेल्या स्वधर्माचे या पालन करणे शास्त्रविरुद्ध आचरणाचा त्याग करणे प्रारब्धानुसार जे काही मिळेल त्यात संतुष्ट राहणे आत्मज्ञानी लोकांच्या सानिध्यात राहणे सनाथ आहारेरा ही जीवाला त्रास न देने सत्य बोलने चोरी न कर आवश्यकते संग्रह न कर ब्रम्ह करपश्चर्या कर अंतर्बाह पवित्र राहने शास्त्र अध्ययन कर इत्यादि को चक्र मना सहित प्राणा स्थिर कर चिंतन कर सहन राखने तसे दानादी व्रतदानाथम हो साधावा नंतर प्राणायामाच्या अभ्यासासाठी पवित्र ठिकाणी आसन तयार करावे त्याच्यावर शरीर सरळ आणि स्थिर ठेवून सुखपूर्वक बसून अभ्यास करावा प्रथम डाव्या नागपुडीने पूरक करून कुंभक करावा आणि उजव्या नागपुडीने पूरक करून कुंभक आणि डाव्या नागपुडीने निश्चल होईल जसे वायू आणि अग्नीने तापवलेले सोने आपल्यातील मळ बाहेर काढून टाकते त्याचप्रमाणे जो योगी प्राणवायूला जिंकतो त्याचे मन अतिशय शुद्ध होते म्हणून योगाने प्राणायामाने धारणेने पाणी दुर्गुणा दूर करावे जेव्हा योगाचा अभ्यास करता करता चित्त निर्मल आणि एकाग्र होईल तेव्हा नाकाच्या टोकावर दृष्टी स्थिर करून भगवान मूर्तीचे असे ध्यान करावे भगवंतांचे मुख कमल आनंदाने प्रफुल्लित आहे नेत्र कमलकोशाप्रमाणे लालसर आहे शरीर नील कमल दलाप्रमाणे दला श्यामवर्णाचे आहे त्यांनी हातामध्ये शंख चक्र आणि गलाधारण केलेले आहे कमलातील केसराप्रमाणे त्यांचे पिवळे रेशमी वस्त्र शोधत आहे वक्षस्थळावर श्रीवत्सचिन्ह आहे आणि गण्यामध्ये कौस्तुभ होणे झगमगत आहे वनमाला पायापर्यंत उडत आहे भक्तांचे हृदय कमल हेच त्यांचे आसन आहे त्यांचे अतिशय दर्शनीय शाम सुंदर शांत स्वरूप मन आणि नेत्रांना आनंदित करणारे आहे त्यांची अत्यंत सुंदर अशी किशोर अवस्था आहे ते भक्तांच्या वर कृपा करण्यासाठी आतुर झालेले आहेत त्यांना वंदन केले आहे त्यांचे पवित्र यश परम कीर्तनी आणि ते पुण्य श्लोक भक्तांचे यश वाढवणारे आहे। अशा प्रकारे श्री नारायण देवांचे संपूर्ण अंगास जोपर्यंत मन म्हणजे चित्त तिथून हटत नाही तोपर्यंत ध्यान करावे भगवंतांच्या सर्व लीला म्हणून आपल्या आवडीनुसार किंवा अंतप्रणात स्थित असलेले अशा त्यांच्या स्वरूपाचे विशुद्ध भावयुक्त चित्ताने चिंतन करावे अशा प्रकारे योग्याची जेव्हा खात्री होईल कि भगवत स्वरूपात चित्त स्थिर झाले आहे सर्व अंकुश ध्वज आणि कमल या मंगल चिन्हाने युक्त आहे तसेच ती आपल्या उंच आणि लाल लाल शोभामय नखचंद्र मंडळांच्या चंद्रिकेने भक्तांच्या हृदयतील अज्ञान रूप घोर अंधकार दूर करतात धुतलेल्या जी होती, पवित्र जल श्री सोडलेल्या इंद्राच्या वजराप्रमाणे आहे भगवंतांच्या अशा चरणकमलांचे चिरकाल पर्यंत चिंतन करावे नंतर भूगरी श्रीहरीच्या दोन्ही पिंढऱ्या तसेच करावे विश्वविधाता ब्रह्मदेवाची माता सुरांनी बंदिलेली कमनलोचना लक्ष्मी आपल्या मांड्यांवर ठेवून आपल्या कांतिमान हातरूप पंडवानी हळवारपणे चोरत असते आयशीच्या फुलाप्रमाणे नीलवर्ण आणि बलवान अशा गरुडाच्या खांद्यावर शोधणाऱ्या भगवंतांच्या मांड्यांचे ध्यान करावे नंतर ज्यावर सोन्याचा कमरपट्टा शोभत आहे अशापर्यंत पितांबराने आच्छादित नितंबाचे ब्रम्हदेवाला आधारभूत सर्व लोकमय कमळ प्रकट झाले अशा संपूर्ण लोकांचे आश्रयस्थान असलेल्या भगवंतांच्या पोटाभर असणाऱ्या नाभी सरोवराचे ध्यान करावे नंतर प्रभूच्या शा, शा जे यानंतर महालक्ष्मीचे निवासस्थान आणि लोकांचे मन आणि नेत्रांना आनंद देणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांच्या वक्षस्थळाचे ध्यान करावे मर्क सर्व लोकांना वंदनीय भगवंतांच्या कौस्तुभाला सुशोभित करणाऱ्या गळ्याचे चिंतन करावे समस्त लोकपाला आश्रय भूत अशा भगवंतांच्या चारी भुजांचे ध्यान करावे ज्यामध्ये धारण केलेले कंकण इत्यादी अलंकार समुद्र मंथनाच्या वेळी मंदर पर्वताच्या घुसरण्याने अधिकच तेजस्वी झाले आहेत तसेच ज्याचे तेज असह्य आहे त्या सहस्र आर्यांच्या सुदर्शन चक्राचे आणि त्यांच्या आवडत्या कैनोदकी गदेचे भ्रमणांच्या गुंजारवाने निमंबित वनमालेचे आणि त्यांच्या कंठातील सुशोभित अशा सर्व जीवांच्या निर्मल तत्व कौस्तुत घेण्याचे ध्यान करावे त्यानंतर भक्तांवर कृपा करण्यासाठीच येथील साकारोरी उपधारण करणाऱ्या श्रीहरींच्या सोडवून नासिकेने शोभणाऱ्या आणि झगलकणाऱ्या मकर कुंडलांच्या हल्ल्याने अतिशय चमकणारे निर्मळ गाल असणाऱ्या मुखरकुंबलाचे ध्यान करावे काभोर पुराळ्या केसांनी मंडित असे मुख कमल आपल्या सौंदर्याने भ्रमराने सेवन केलेल्या आणि माशेच्या जोडीने भगवंतांच्या मनोहर मुखार विंदाची मनामध्ये धारणा करून उत्साहाने त्याचे ध्यान करावे भगवंतांच्या कृपापूर्ण हास्य युक्त अमर्यात प्रसादाचा वर्षाव करणाऱ्या आणि भक्त जनाच्या अत्यंत घोर अशा भक्तांच्या शोकाने उत्पन्न होणाऱ्या अश्रूला सुकविते तसेच मुलीजनांच्या हितासाठी कामदेवाला मोहित करण्यासाठी श्रीहरी आपल्या मायेने रचलेल्या विशाल भूयांचे ध्यान करावे लालसर आपल्या हृदयात विराजमान असणाऱ्या श्रीहरींच्या खरखडून हसण्याचे अत्यंत प्रेमानिधान करावे अशा प्रकारे ध्यानात तन्मय होईल त्याशिवाय दुसरा कोणताही पदार्थ पाहण्याची इच्छा करू नये अशा प्रकारे हृदय भक्तीने भरून येते आनंदातिरेकाने शरीर रोमांचित होऊ लागते उत्कंठा जनित प्रेमाश्रूंच्या धारात तो वारंवार आपल्या शरीराला नाहू घालतो आणि नंतर मासे पकडण्याच्या गळाप्रमाणे श्रीहरीना आपल्याकडे आकर्षित करण्याचे साधन असलेल्या आपल्या चित्ताला दिव्याची ज्योत आपल्या कारंभूपतेज तत्वामध्ये लिन होऊन जाते त्याचप्रमाणे आश्रय विषय आणि आसक्ती रहित होऊन मन शांत ब्रम्माकार होते ही अवस्था प्राप्त झाल्यावर जी गुण प्रवाहरूप देहाल्यामुळे एका परमात्म्याला सगळीकडे व्यापून असलेला पाहतो योगाभ्यासा प्राप्त झालेल्या चित्ताची अविद्या रहित लयरूप निवृत्ती झाल्याने आपल्या सुखदुःख विरहित ब्रम्हूप स्थिती स्थिर होऊन परमात्मत साक्षात्कार करून घेतल्यावर तो हो योगी ज्या सुखदुःख भोगण्याला प्रथम स्वरूप समजत होता आता, तो अविद्या रुपी अहोर कमरेवर शुद्ध राहत नाही तसे, तसे अंतिम अवस्थेला प्राप्त झालेल्या योग्यालाही आपल्या देहाचे उठणे बसणे किंवा दैवशात कुठे जाणे किंवा परत येणे याविषयी काहीच ज्ञान नसते पर समी पर योगी प्राप्त परमांत चांगल प्रकार सिद्ध पुरुष सापंच या शरीराचा स्वप्नात जाणवणार्या शरीराप्रमाणे पुन्हा स्वीकार करत नाही पुन्हा त्यात मध्ये स्नेहाणारा आपलेपणा विचारांची नाहीसा होऊन मनुष्य त्यांच्यापासून स्वतःला वेगळा म्हणतो त्याप्रमाणे योगी ज्या देहाना आपला आत्मा मानत होता त्यापेक्षा आपण वेगळाच असल्याचे मानतो जैसे स्वतः पास उत्पन्न धूल तसे अग्निरूपुर अंतकरण जीवन प्रकृति या हूँ साक्षी ब्रम्ह सौम्य पुरुषोत्तम वेगड़ा है, है। जरायुज अंडज स्वेदज उद्वीज चारी प्रकारचे प्राणी पंचभूत मात्र आहेत तसेच संपूर्ण जीवांमध्ये आत्म्याला आणि आत्म्यामध्ये सर्व जीवांना अनन्य भावाने पहावे जसा एकच अग्नी निरनिराळ्या लाकडा त्यांच्या वेगळेपणामुळे निरनिराळ्या आकाराचा दिसतो तसेच देव मनुष्यादी शरीरात राहणारा एकच आत्मा आपल्या आश्रयांच्या गुणभेदामुळे भिन्न भिन्न प्रकारचा भासतो म्हणून भगवंतांचा भक्त जीवाच्या स्वरूपाला झाकणाऱ्या प्राप्त झालेल्या भगवंतांच्या या अचिंत्य शक्तिमय मायेला भगवंतांच्या कृपेनेच जिंकून आपल्या वास्तविक स्वरूपात ब्रह्मरूपात स्थित होतो अध्याय अठ्ठावीसावा समाप्त